अध्याय दोनशे तेहतीसावा ब्राह्म प्रलय व्यास म्हणाले ब्रह्मदेवाचा दिवस निघून जाऊन रात्र सुरू झाल्यानंतर कारणामध्ये लीन होऊन गेलेले विश्व काररूपी ईश्वर आपल्या ठिकाणी धारण करतो हा प्रलयाचा प्रकार आता मी तुला कथन करतो ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी आकाशामध्ये अग्नीच्या सात जला सारख्या पेटत राहिलेल्या असतात ह्या वेळी जग तेजाच्या ज्वालांनी व्याप्त होऊन अतिशय पेटू लागते व पृथ्वीवर असलेल्या सर्व प्राण्यांचा संहार होतो आणि ते भूमिस्वरूपी बनवून जातात याप्रमाणे सर्व प्रलय झाला म्हणजे भूमीवरील वृक्ष व गवतुद्धा नष्ट होऊन ती कासवाच्या पाठीप्रमाणे बनते पुढे ज्याच्या योगाने पृथ्वीमध्ये काठिन्य उत्पन्न झालेले असते त्या तिजमधील गंधतन्मात्र गुणाला जल आकर्षण करून घेते आणि अशा रीतीने त्याचे आकर्षण झाले म्हणजे भूमी आपल्या जलरूपी कारणामध्ये लीन होऊन जाते तदनंतर त्या जगतामध्ये लहरींनी युक्त असलेले व प्रचंड शब्द करणारे जल अवशिष्ट राहते यावेळी सर्वही जग व्यापून जल वाहू लागते पुढे बाशुका त्या प्राणामध्ये त्या प्राण्यामध्ये असणारा जो रसन तन्मात्र गुण त्याला तेज आकर्षण करून घेते याप्रमाणे त्याने तो गुण आकर्षण करून घेतला म्हणजे पाणी तेजामध्ये लीन होऊन जाते ज्यावेळी भूमीवरून निघालेल्या अग्नीचा ज्वाळा आकाशामध्ये तळपणाऱ्या सूर्याला जाऊन भिडतात व सर्व आकाश ज्वालांनी व्याप्त होऊन जाते पुढे तेजामध्ये असणाऱ्या रूपतन्मात्ररूपी गुण वायूकडून आकर्षण केला जातो यामुळे तेज शांत होऊन प्रचंड वारा वाहू लागतो आपल्यापासून उत्पन्न झालेल्या शब्दाने युक्त असलेला तो वायू जगातील खालच्या वा वरचा भाग तिरुवा प्रदेश आणि दशदिशा यांना कंपित करून सोडतो पुढे जेव्हा वायूच्याही रूपी गुणाला आकाश आकाशग्रस्त करून सोडते तेव्हा विभाग शून्य अशा केवळ ध्वनीने युक्त असणारे आकाश मात्र अवशिष्ट राहते रूप रस स्पर्श गंध आणि आकार यांनी विरहित होऊन व केव ध्वनियुक्त असे ते आकाश सर्व विश्वाला ध्वनिमय करून सोडित राहते पुढे स्वत अव्यक्त असून ज्यापासून सर्व व्यक्त बनले आहे असे मन आकाशाच्या शब्दतन्मात्र रूपी गुणाला आकर्षण करून घेते अर्थात त्याच्या ठिकाणी आकाशाचा लय होतो त्या, त्या मनापासूनच सर्व व्यक्त निर्माण झाले आहे याप्रमाणे जो विश्वाचा संवार होतो तो ब्राह्म प्रलय होय आता सूत्रात्म प्रलय सांगतो ऐक हिरण्य गर्भरूपी परमात्म्याचे समष्टीभूत मन आमच्या परिच्छेदा परिच्छेदाभिमानी अशा मनाला निस्सीम ज्ञान वैराग्य इत्यादी गौण कर्मामध्ये प्रविष्ट करून ग्रस्त करून सोडते अर्थात व्यक्तीभूत मनाचा समष्टीभूत मनाचे ठाई लय होतो असे झाले म्हणजे ब्रह्माची उपासना करणाऱ्या पुरुषाला आत्मगुणांची प्राप्ती होते समष्टीभूत मनालाच चंद्रमा अशी संज्ञा आहे संकल्प हेच त्याचे शरीर आहे पुष्कळ काळाने या समष्टीभूत मनाचा त्याच्या कारणाचे ठाई लय करण्याचे योगाला सामर्थ्य येते संकल्प हा विचारात्मक अशा चित्तवृत्तीला ग्रस्त करून सोडतो म्हणूनच संकल्पाचा निरोध करता येणे फार कठीण आहे संकल्पाचा निरोध केला म्हणजे अत्यंत श्रेष्ठ अशा ज्ञानाची प्राप्ती होते कारण संकल्पनिरोध हेच अत्युत्तम असे ज्ञान म्हणजे साधन आहे अस्मी एवढे ज्ञान जाते स्वरूप आहे असा जो तत्वमसी या वाक्यातील त्रमपदाचा अर्थ त्याला काल अशी संज्ञ आहे हा काल सर्वतात्म ज्ञानरूपी विज्ञानाला ग्रासून सोडतो व बलसंज्ञक शक्ती ही कालाला ग्रासून सोडते असे श्रुतीमध्ये सांगितले आहे या शक्तीला जीवनमुक्ती अशी अशीही संज्ञा आहे सारांश दशा प्राप्त झाली म्हणजे जीवात्व हे उपाधी मात्र कृत आहे व उपाधी मिथ्या आहे हे, हे कळून आल्यामुळे जीवाच्या जीवत्वरूपी परिच्छिन्न स्वरूपाचा नाश होऊन तो परब्रह्मच आहे असे ज्ञान होते अर्थात जीवनमुक्ती संज्ञ शक्ती कालसंज्ञ त्वम पदार्थ जो जीव त्याला ग्रासून सोडते हे उघडच आहे जीवनमुक्त दशेत सुद्धा अहमस्मी मी आहे असा व्यवहार होत असतो तथापि त्यामुळे जीव हा जीवनमुक्तीला ग्रस्त करतो असे म्हणता यायचे नाही कारण तो व्यवहार केवळ ज्ञानाने लुप्तप्राय झालेला अर्थात केवळ लोकव्यवहारासाठीच चाललेला व म्हणूनच ज्ञानाच्या अधीन असा असतो नेह नानास्ती किंचन या जगात आत्मव्यतिरिक्त असे काहीच नाही असे ज्ञान झाले व सुषुप्त्याधिकांच्या योगाने अस्मितेचाही नाश होतो हे कळून आले म्हणजे अस्मि हा व्यवहार अर्थातच टिकणे शक्य नाही व जरी टिकला तरी तो गौणच होय प्रणवातील जे आकार उकार मकार व अर्धमात्रा त्यांचा अर्थक्रमाने विश्व तैजस प्राज्ञ आणि तुरीय असा आहे त्या तुरीयाच्याही पलीकडे बिंदू नाद शक्ती आणि शांता अशा <coughs> चार अवस्था आहेत यातील नादाचा लय ज्याच्या ठिकाणी होतो ते सर्वोत्कृष्ट अविनाशी आणि निर्गुण असे परब्रह्म होय ज्ञानाचे अस्मितारूपी कालाचा ग्रास झाला म्हणजे पुरुष आकाशाचा गुण जो नाद त्याचा आत्म्याच्या ठिकाणी लय करतो असतो याप्रमाणे सर्व प्रलयांचे स्वरूप आहे स्थूल पदार्थापासून तो ईश्वरापर्यंत जी सर्वभूत आहे त्यांचा लय होऊन केवळ परब्रह्मच अवशिष्ट राहणे हाच खरा प्रलय होय केवळ काही कालपर्यंत उपाधिनिवृत्ती होणे हा काही प्रलय नव्हे मी जे हे शास्त्र तुला सांगितले ते संशय शून्य असून ज्ञानाचा ध्यास लागून गेल्यामुळे ज्ञानमयच बनून गेलेल्या उपदेशास, उपदेशास पात्र अशा शिष्यास पाहून परमात्मस्वरूपी बनलेल्या योग्यांनी बरोबर सांगितले आहे याप्रमाणे आत्मा आणि प्रकृती यांच्या योगाने वारंवार सृष्टि प्रलय होता ब्रह्मदेवा दिवस आरंभ सृष्टि होते व रिचा आरंभ प्रलय हो दिवस व ही री एक, एक हजार युगं अर्थात प्रत्येक दोन हजार वर्षा आरंभी दिवसा व रिचा आरंभ हो सत